पुस्तक हुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील सोराबनी रुस्तुम गोष्ट चौथी सोराबनी रुस्तुम इराण देशाच्या इतिहासातील ही करुण गंभीर कथा आहे या कथेवर महाकवींनी महाकाव्ये लिहिली आहेत करुण व वीर रसाने भरलेली ही कथा रुस्तुम इराणच्या राजाच्या पदरी होता रुस्तुम हा महान योद्धा होता त्याच्यासारखा वीर झाला नाही तो बलभीम होता लोक कौतुकाने म्हणायचे रुस्तुम उठीने पर्वताचे चूर्ण करील रविचंद्र धरून आणेल खरोखरच त्याची शक्ती अचाट होती सिंहांना तो धरून ठेव एक थप्पड मारून त्याची गोगलगाय बनवी माजलेल्या हत्तीला तो ची ची करीत पळवून लावी रुस्तुम इराणचे भूषण होता तो धिप्पाड पहाडासारखा दिसे त्याचे मांसल खांदे रुंद छाती पिळदार दंड भरदार मांड्या पाहून जनुआ मूर्तिमंत सामर्थ्य आहे असे वाटे द्वंद्वयुद्धात त्याच्या समोर कोणी टिकत नसे सूर्यासमोर का काजवा टिकेल सागरा पुढे का थिल्लर गरजेल हंसाबरोबर का कावळा उडेल असा हा बलभीम रुस्तुम राजाचा आवडता होता त्याला काही कमी नव्हते परंतु रुस्तुम सुखी नव्हता कोणते होते त्याला दुःख कोणती होती, होती चिंता रुस्तुमला मुलगा नव्हता आपल्याला मुलगा व्हावा असे त्याला फार वाटे आपल्याला मुलगा झाला तर त्यालाही बलभीम करायचे अजिंक्यवीर बनवायचे असे तो बऱ्याच वर्षांनी रुस्तुमची चिंता दूर झाली तो आनंदी दिसू लागला त्याच्या पत्नीला काही दिवस गेले परंतु मुलगा होणार की मुलगी देवाला माहित. रुस्तुमची पत्नी बाळणपणासाठी माहेरी जाणार होती पती पत्नी बोलत होती तुला मुलगा झाला तरच परत ये मुलगी झाली तर मला तोंड दाखवायला येऊ नकोस मला मुलगा पाहिजे आहे माझी परंपरा पुढे चालवणारा मुलगा घेऊन ये मी त्याला अद्वितीय वीर करीन महान योद्धा करीन मुलगा झाला म्हणजे त्याच्या दंडात हात ताईत बांधीन पित्याच्या प्रेमाची खून समजलीस ना तुझी मी वाट पाहत बसलो न आलीस तर समजेन की मुलगीच झाली मग मीही घरात राहणार नाही मी राणावणात निघून जाईन परंतु मुलगी झाली म्हणून काय झाले मुलीचा जन्म का वाईट मुलीच माता होतात वीरांना जन्म देतात मुलगी का कमी योग्यतेची पत्नीने विचारले मला वाद करायचा नाही मला पुत्र हवा आहे माझ्या मांडीवर मुलगा दे माझ्या मांडीवर मुलगी नको समजलीस असे म्हणून रुस्तू मोठून गेला पत्नी माहेरी गेली जरा उतारवायत बाळणपण आलेले चिंता वाढत होती आई बाप मुलीची काळजी घेत होते एके दिवशी पहाटे रुस्तुमची पत्नी प्रस्तुत झाली तिकडे सूर्य वर आला आणि इकडे बाळ जन्माला आले या बाळाची कीर्तिका सर्वत्र पसरेल सूर्याचे किरण सर्वत्र आनंद देत जातात तसे या बाळाचे नाव का जगभर सर्वांना आनंद देत जाईल मुलगा झाला होता मातेला अपार आनंद झाला होता पतीची इच्छा आपण पूर्ण केली असे तिला वाटत होते तिने त्या बाळकाच्या कोवळ्या दंडाला तो ताईत बांधला व उदंड आयुष्याचा हो असा आशीर्वाद दिला तिचे आईबा मुलगा झाला म्हणून रुस्तुमला निरोप पाठणार होते परंतु मुलाच्या आईच्या मनात निराळेच विचार आले ती आपल्या आईबापास म्हणाली नका कळू मुलगा झाला म्हणून रुस्तुम कठोर आहे उग्र आहे तो मुलाला माझ्याजवळून नेईल आपला मुलगा मोठा विळीर व्हावा अशी त्याची इच्छा आहे तो त्याला लहानपणापासून युद्धकला शिकवू लागेल मुलाने काटक व्हावे म्हणून तो प्रयत्न करील मला भय वाटते रुस्तुमची महत्वाकांक्षा परंतु मुलाचे प्राण जायचे एखाद्या वेळेस त्याला तो राणामनात नेईल सिंहावाघांजवळ लढायला लावील त्याला तलवार भाला गदा तोमर वगैरे शिकवू लागेल मला भय वाटते रुस्तुमला काहीच कळवू नका तो समजेल मुलगी झाली म्हणून माझा बाळ इकडे वाढू दे एके दिवशी तो पित्याला मग भेटेल मुलीचे बोलणे या व्यापांना पडले रुस्तुम वाट पाहत होता बरेच दिवस झाले पत्नी मुलाला घेऊन आली नाही यावरून मुलगा नाही झाला असे त्याने ताडले तो खिन्न झाला तो आपली सर्व शस्त्रविद्या आपल्या मुलाला देणार होता परंतु आता कोणाला देणार कोणाला शिकवणार संसारातील त्याचे लक्ष उडाले त्याला कशात तस वाटेना वनात जाऊन राहावे असे त्याने ठरविले एके दिवशी तू राजाकडे गेला व म्हणाला राजा आजपर्यंत तुझी सेवा केली देशाची कीर्ती जगभर नेली अजिंक्य म्हणून तुझ्या दरबारात मी राहिलो परंतु अंतप परमला सर्व गोष्टींचा वीट आला आहे सर्व संघ परित्याग करून राणावनात जाऊन राहावे असे वाटत आहे मला परवानगी दे राजा म्हणाला रुस्तुम तू जात आहेस याची वाईट वाटते परंतु तुझ्या इच्छेविरुद्ध तुला ठेवणे बरे नावे त्याचा उपयोगही नाही मन प्रसन्न असेल तर आपल्या सर्व शक्तींचा उपयोग होतो जा रुस्तुम तू देशाचे नाव सर्वत्र नेलेस तू स्वतःचे पवित्र जीवन धन्य केलेस जा परंतु देशाला विसरू नकोस कधी कठीण काळ आला तर धावू नये रुस्तुम म्हणाला राजा देशावर संकट आलेस तर मला कळव मी येईन देशाचे ऋण सदैव शिरावर असते राजधानी सोडून रुस्तुम निघाला सर्वांना वाईट वाटले रुस्तुम एका पहाडात जाऊन राहिला गुहा है घर तो एखाद सिंहासार वनात संचार करीत रही जर पी जाडां फे खाईकुस्तूं का मुलगाड़ू लगलाव सोराब अर्व आवड़ता होता आजी आजोबा लाड़ करी आई ते प्रेमाने जवर घेई सोराब भराबर वड़ू लगला सिंहा होता मुला तो मोरक्याई सर्व पराजय करी कुस्तीस चीत करी तो पोन् पटाईत जाड़ा चढ़ने तरबेजा हळूहळू तो सर्व विद्या, युद्ध विद्या शिकू लागला रुस्तुमचे सामर्थ्य होते तो अशी तलवार खेळले की जणू वीज नाचावी तो अचूक भाला मारी गदायुद्धातही तो प्रवीण झाला आणि घोड्यावर बसण्यात तर त्याचा कोणीच हात धरू शकत नव्हता केवडाही मस्तवाल घोडा आणा सोराब त्याला रेशमासारखा मऊ कर त्याची मान अडळ होती पन्नास साठ मैल तो घोड्यावरून रपेट करून यायचा सोराब अभिनव असा तेजस्वी वीर दिसू लागला तो अद्याप कोळा होता ओठांवर मिसरूळ अद्याप फुटायची होती परंतु हाड पेर मोठे होते कसा राजबिंडा दिसे त्याचे डोळे मोठे होते भिवया कमानदार होत्या नाग जरा लांबट व मोठे होते त्याच्या केसांची झुलपे फारच शोभत सुंदर पोशाख करून तलवार कमरेश लटकावून जेव्हा तो आईसमोर उभार आई तेव्हा त्याची दृष्ट काढावी असे त्या माऊलीला वाटे एकदा सोराप तरुण मंडळात बसला होता त्यांची बोलणी चालली होती बोलता बोलता निराळ्याच गोष्टी निघाल्या सोराप तू रे कोणाचा मुलगा कुठे आहेत तुझे बाबा तुझी आई व तू येथेच का राहता काय आहे गौड बंगाल एकाने विचारले माझे बाबा मी पाहिले नाहीत परंतु त्यांची खून माझ्या दंडावर आहे त्यांनी दिलेल्या ताई दंडावर आहे तरी माझे बाबा आहेत हो असलेच पाहिजेत सोराब म्हणाला मग का जात बापाला भेटायला लोक नाना शंका घेतात जा पित्याचा शोध कर आईला त्यांची भेट करो खरा पुत्र असशील पुत्रधर्म पाळ मित्र म्हणाले सोराब अस्वस्थ झाला तो एकटाच दूर हिंडत गेला कोठे असतील माझे बाबा खरेच कोठे असतील कोठे त्यांना शोधू जाऊ का जगभर हिंडत परंतु आईला वाईट वाटेल परंतु आईची जाबरू निष्कलांक राहावी कोणी शंका घेऊ नये म्हणून मी गेले पाहिजे बाबांना घेऊन आले पाहिजे कुठेतरी भेटतील माझे बाबा भेटतील खरी तळमळ असेल तर काही इच्छा पूर्ण होणार नाही तो आज उशिरा घरी आला काही चिंता होती सोराब आज एकटाच कुठे हिंडत गेलास लवकर का नाही घरी आलास तू माझी आशा तू माझे प्राण जरा डोळ्यान आठ झालास तर प्राण कसावीस होतात आज असारे का काजूचा चेहरा हसरा गोड चेहरा का रे काळवडला कसली चिंता कसले दुःख आई माझे बाबा कोठे आहेत मला माहीत नाही तू आपला माझ्याजवळ रहा, नाही आई बाबांना भेटायला मी तहानलेलो आहे कोठे आहेत माझे बाबा लहानपणापासून मी पाहिले नाहीत कधीसुद्धा पाहिले नाहीत मला बाबांनी कधी मांडीवर घेतले नाही मला खेळवले नाही माझे मुखे घेतले नाहीत नेहमी तूच मला घेत असते कुरवाळीत असते नाही तर आजी आजोबा घ्यायची परंतु आज बाबांची तहान मला लागली आहे अंतप्पर बाबांचे दर्शन झाल्याशिवाय मी हसणार नाही आई मला जाऊ दे माझ्या जन्मदात्याला शोधू दे मी बाबांना शोधून आणेन मला ते भेटतील हृदयाची खरी इच्छा का अपूर्ण राहील सोराब तुझ्या आईला का तू सोडून जाणार आजी आजोबा म्हातारे झाले उद्या ते मेले ते मी कोणाच्या आधारावर हो राहू कोणाच्या तोंडाकडे पाहू तू पित्याच्या शोधार्थ जात आहेस आणि आईची नाही का तुला काळजी तुझ्या पित्याला तुझी जरूर नाही नाही तर ते येते तुला भेटते तुला जवळ घेते तुझा पिता कठोर आहे उग्र आहे नको जाऊ सुराप, नको जाऊ आता तू वयात आलास तू लग्न कर थोडा मोठ्यांच्या मुली सांगून येत आहेत तुझे रूपसौंदर्य पाहून तुझा पराक्रम पाहून सारे खुश आहेत लग्न कर सुखाचा संसार कर आईला आनंद दे सोराब माझे आई नाही आई मी जाणार माझे बाबा मला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही तू रडू नको संसारात इतक्यात पडण्याची मला इच्छा नाही बाबांना भेटेन मग संसार बाबाच माझे लग्न लावतील बाबा दूर असताना का लग्न लावू पिता परागंद असता का सुखोपभोगात राहू आई काय हे बोलतेस मी जाणार जाणार माझी तलवार भाला घेऊन जाणार माझा घोडा घेऊन जाणार त्रिभुवन मी शोधणार बाबांना भेटणार त्यांना घेऊन येणार तुझी त्यांची भेट घडवणार आई नको मला रोधू नको निराळे बांधू मला निरोप दे आशीर्वाद दे नशीलच ऐकत तर जा परंतु तुझा पिता तू तु कसा ओळखशील दंडावरचा ताई दाखो, म्हणजे तो तुला ओळखील हो आईचे नाही ऐकत मी दुर्दैवीच आहे पतीने त्याग केला मी पुत्रही आता सोडून जाणार असे म्हणून ती रडू लागली सोराबने तिचे समाधान केले एके दिवशी आपल्या आवडत्या घोड्यावर बसून सोराब पित्याच्या शोधार्थ निघाला आपला पिता मोठा पराक्रमी आहे असे त्याने ऐकले होते परंतु कोठे भेटणार कोठेही शोध लागेना पत्ता कळेना राजधानीतील लोक म्हणत पुष्कळ वर्षापूर्वी तो निघून गेला त्याचे दर्शन त्यानंतर झाले नाही सोराब इराण देशभर भटकत भटकत भटकला त्याने सारी शहरे पाहिली सर्वत्र शोध केला परंतु पित्याची माहिती कळेना आता काय करावे सोराब सचिंत झाला त्याने स्वदेश सोडला इराण सोडून जवळच्या एका राजाकडे तो गेला त्या राजाच्या पदरी तो राहिला सोराबची कीर्ती वाढू लागली तो शूर व पराक्रमी होता द्वंद द्वंद्वयुद्धात कोणी टिकत नसे तो अजिंक्य झाला सोराबची कीर्ती इराणच्या राजाच्या कानावर गेली दरबारात गोष्टी होऊ लागल्या पूर्वी रुस्तुम होता त्याने इराणचे नाव राखले होते परंतु या सोराबला कोण तोंड देणार हा सोराब नवजवान आहे म्हणतात वीस पंचवीशीचे वय अशा तेजस्वी तरुणाशी कोण सामना देणार उद्या आव्हान द्यावे तर कोण घेणार इराणी दरबारात अशी चर्चा चाले व वा चिंताही वाटे सोराब ज्या राजाच्या पदरी होता त्याला इराणी राजाचे वैषम्य वाटत होते इराणी राजाचा पराजय न करता आला तरी नक्षा उतरावा असे त्याने ठरविले त्याने आपल्या मुत्सद्यांजवळ बोलणे केले त्यांनी एक कारस्थान रचले राजाने सोराबची एके खास मुलाखत घेतली सोराब तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगितली तर कराल राजाने विचारले असे का विचारता प्राणांची मला परवा नाही हे प्राण पित्याच्या भेटीसाठी आहेत पित्याची भेट होत नसेल तर हे करंटे प्राण राखून तरी काय फायदा सांगा कोणते कर्म करू इराणवर स्वॉरी करावी असे आम्ही ठरवित आहोत इराणवर माझ्या मातृभूमीवर माझे देशबंधूका मी ठार करू इराण सोडून कोठेही मला लढायला पाठवा सुराप लढाई नाही करायची कत्तली नाही करायच्या आपण आक्रमणासाठी म्हणून फौजा घेऊन जाऊ परंतु इराणी राजाला निरोप पाठवू की राजा लाखोंचा संवार कशाला करायचा तुझ्याकडील एक वीर पाठव आमच्याकडील एक वीर येईल द्वंद्वयुद्ध होऊ दे ज्याच्या बाजूचा वीर पडेल त्याचा पराजय झाला असे समजावे सोराप चांगली आहे की नाही योजना आणि तुमचेही कदाचित काम होईल रुस्तुम असलाच तर तो अशा वेस लढायला कदाचित येईल देशाच्या संकटकळी तो जिवंत असेल तर ता धावत आल्याशिवाय राहणार नाही रुस्तुम आला तर भेटेल पिता भेट होईल खरे की नाही होय महाराज चांगली आहे युक्ती आणि त्याप्रमाणे ठरले इराणच्या राजावर स्वारी करण्याचे निश्चित झाले फौजा तयार झाल्या तलवारी खनखनू लागल्या भाले सरसावले तंबू डेरे राहुट्या सारे सामान निघाले मोठ्या ईर्ष्यने ते प्रचंड सैन्य इराणच्या हद्दीकडे निघाले इराणच्या राजाला ही गोष्ट कळली त्यानेही कूच करण्याचे नगारे केले फौजा सिद्ध झाल्या मारण मरणाची लढाई करण्यास वीर निघाले ढाली सरसावल्या भाले चमकले देशासाठी लढाई होती प्रत्येक जण घराबाहेर पडला दोन्ही फौजांच्या समोरासमोर तळ पडले एका बाजूला नदी वाहत होती दोन्ही फौजांच्या मध्ये प्रचंड वाळवंट होते जिकडे तिकडे डेरे तंबू राहुट्या पाले दिसत होती घोडे खिंकाळत होते उंट दिसत होते वीर केव्हा युद्ध सुरू होते याची वाट पाहत होते तलवारी रक्तासाठी तहानल्या होत्या भाले घुसण्यासाठी शुषुवले होते कोणीच आधी हल्ला करेना असे किती दिवस चालणार शेवटी आक्रमण करून येणाऱ्या राजाने एक जासूद पाठविला त्याच्याबरोबर एक पत्र होते काय होते त्या पत्रात त्या पत्रात द्वंद्वयुद्धाची मागणी होती आमच्याकडील वीर तयार आहे असे त्यात लिहिले होते पत्र देऊन जासूद परतला इराणच्या राजाने बैठक बोलावली विचार होऊ लागला लाखो लोक मरण्यापेक्षा युद्धाने निकाल लागावा हे बरे नाही का राजाने विचारले परंतु आपल्याकडे असा अद्वितीय युद्धा कोण आहे रुस्तुम होता परंतु तो कोठे गेला त्याचा पत्ता नाही वीस वर्ष होऊन गेली तो असता तर अब्रू सांभाळता शत्रूकडे स्वरा म्हणून एक अद्वितीय योद्धा आहे नवजवान आहे तोच येणार द्वंद्वयुद्धाला त्याच्याशी कोण भिडेल एका सोराबच्या जोरावर शत्रू लढाई जिंकू पाहत आहे आपण शत्रूची ही योजना पसंत करू नये सेनापती म्हणाला परंतु त्यात कमीपणा आहे इरानात वीर पुरुष नाही अशी कबुली देण्यासारखी आहे अजिंक्य पत्र शत्रूला देण्यासारखे आहे सैन्यात सोराबशी सामना देऊ शकेल व विजयश्री आणेल असा कोणीच नाही का इराण का निर्वी झाला जा शोधा तपास करा राजाने रागाने सांगितले महाराज सोरापची किर्तिका आपल्या काळांवर आली नाही चारी पाय धरून तो हत्तीला उचलतो तिओ सिंहाचा जबडा उघडून त्याचे दात मोस्तो, वागाला एका तपडेने त्याने ठार केले हाताच्या मुठीने तो पाषाणाचा सुरा करतो झाडाला दंडाची धडक देतो व झाड पाडतो सोराप त्याचे नाव ऐकता सारे मागे जातात आपल्यातील कोणीही त्याच्याशी द्वंदयुद्धात टिकणार नाही रुस्तुम कोठे असेल तर ते बोलवा त्याचा पत्ता कोणाला माहीत आहे का विचारा सेनापती म्हणाला रुस्तुमशिवाय नाही का कोणी कोणी नाही रुस्तुमस लाज राखेल देशाचे नाव राखेल त्याला बोलावणे पाठवा रुस्तुमचा पत्ता फक्त मला माहीत आहे आणीबाणीच्या वेळेस त्याला बोलावायला यावे म्हणून त्याचा पत्ता मी मिळवून ठेवलेला आहे जाऊ दे तर रुस्तुमकडे धूत मी पत्र देतो देशासाठी ये असे लिहितो वा छान रुस्तुम आला विजय आपला आहे रुस्तुम आहे इराणचे नाव राहणार एक जासूद वायू वेगाने निघाला घोड्यावर बसून तीराप्रमाणे निघाला पहाडात रुस्तुमची गुहा शोधित तो जासूद हिंडट होता रुस्तुम वरात परिभ्रमण करीत होता शेवटी जासुदाची व त्याची गाठ पडली प्रणाम रुस्तुम प्रणाम काय आहे काम राजाचे काम देशाचे काम हे घ्या पत्र लवकर निघा इराणची अब्रू वाचवायला निघा रुस्तुमने पत्र वाचले निघता रुस्तुम मी येऊन काय उपयोग मी आता वृद्ध झालो मिला मुलगा इराण सा आज उभा देशाचे नाव राखता मी काय करू? केस पा पिंगट जा पांडे जा दंड पहा बारीक न गवू अजिंक्य रुस्तुम कीर्ति का कलंकित करूं नहीं मी ए नहीं जा रुस्तुम अ करू नका तुम्हें वृद्ध अला सिंह वृद्धाला तरी हत्ती मारे तीन गंडस्थ फोड़े तुम्हें दंडे लोखंड है निघा इराणचे अब्रू धोक्यात आहे राजाने आग्रहपूर्वक तुम्हाला बोलावले आहे राजाला आज माझी आठवण झाली गेल्या वीस वर्षात हा रुस्तुम जिवंत आहे की मेला याची चौकशी राजाने केली नाही कृतज्ञ आहे हा राजा आज कामाच्या वेळी तुला पाठवले स्वतः का नाही आला इराणचे नाव तू राख म्हणावे जा मी नाही येत रुस्तुम मेला म्हणावे रुस्तुम तुम्ही थोर आहात तुम्हाला मी सांगावे असे नाही राजाची चूक झाली परंतु राजाच्या चुकीमुळे तुम्ही देशाची मान खाली करणार का आणि राजाला तुम्हीच नव्हते का सांगितलेत की फक्त संकटाच्या वेळेस मला हा कामारा असे रुस्तुम ही रागावण्याची वेळ नाही निघा शत्रूने आव्हान दिले आहे ते स्वीकारलेच पाहिजे ते पहा तुमच्या डोळ्यात पुन्हा तेज येत आहे ते, ते पहा तुमचे दंड प्रस लागले ती पहा तुमची छाती रुंदावली उठा रुस्तुम उठा वीर पुरुष तुम्ही वीराला पाहून वीराला स्फुरण चढते शत्रूकडे सोराब म्हणून एक धिप्पाड नवयुवक आहे सिंहाहून तो शूर आहे तोच बहुधा तुमच्याबरोबर लढायला येईल चला अशी जोडसारा जन्मात तुम्हाला मिळाली नसेल या नवविराबरोबर लढा इराण वृद्ध झाला तरी अजिंक्य असतो असे दाखवा चला निघा सारे वाट पाहत आहेत सर्वांची तोंडे उतरले आहेत राजा सचिंत आहे तुम्ही आलात तर सर्वांमध्ये चैतन्य येईल सर्वांना हुशारी वाटेल स्वदशाची तुम्हाला दाया नाही मातृभूमीचा अभिभाव नाही तुम्हाला वाटत राणावनात राहून तुमचे हृदयका दगडासारखे झाले भावनांचे का सारे सुकले सारी उदात्तता का गेली रुस्तुम उठा स्वदेश हाक मारीत आहे रुस्तुम विरघळला तो धिप्पाड पुरुष निघाला राणावनात राहिल्यामुळे त्याचा चेहरा राकट व उग्र दिसत होता जासुदाबरोबर तो निघाला राजाचे दूट वाटच पाहत होते त्यांनी वार्ता आणली की रुस्तुम येत आहे राजा गेला रुस्तुमला त्यांनी आदराने आणले रुस्तुम देशाचे नाव राखा वृद्धावस्थेत तुमच्यावर ही जबाबदारी टाकायला आम्हाला संकोच वाटतो पण उपाय नाही राजा म्हणाला मला मुलगा असतात इराणचे नाव राखता शत्रूकडील तरुणाशी लढायला इराणमध्ये तरुण असू नयेत ही लाजीरवाणी गोष्ट आहे परंतु आपण उलट असे दाखवूया की इराणमधील वृद्धही शत्रूकडील ताज्या दमाच्या तरुणास लोळवतात रुस्तुम ही, रुस्तु ही चर्चेची वेळ नाही शत्रूला कळवू ना की आमची तयारी आहे म्हणून परंतु माझी एक अट आहे माझे नाव कळवू नका मी पडलो तो माझ्या नावाची अपकिर्ती नको मी वृद्ध आहे रुस्तुमच्या नावाला अपयशचा डाग नाही लागता कामाचा आमच्याकडचा कोणी एक अनामिक वीर युद्धास येईल असे कळवा ठीक शत्रूकडे त्याप्रमाणे कळविण्यात आले आणि सामन्याची तारीख ठरली दोन्ही बाजूंचे सैन्य तो अद्वितीय समर प्रसंग उभी राहिली असे द्वंद्व पुन्हा कधी पाहायला मिळणार सोरा बुटला त्याने आपल्या घोड्याला थोपटले घोड्यावर त्याचे फार प्रेम होते घोड्याचे नाव रुक्ष असे होते वृक्ष आज मी विजयीहून येईन का विजयीहून आलो तर तुला पुन्हा भेटेन पडलो तर शेवटची भेट वृक्ष मी तुला बाबांना शोधण्यासाठी फार श्रमवले खरे ना क्षमा कर तुला कधी रागाने टाचा मारल्या असतील चाबूक मारला असेल क्षमा कर पितेऱ्या भेटायच्या उत्कंठेमुळे तसे आतून घडले असेल रुक्ष जर मी विजयीहून आलो तर पुन्हा निघू बाबांना शोधायला हो कारण या विजयाचा मला काय आनंद मला एकाच गोष्टीचा आनंद आहे एकच गोष्ट मला हवी आहे माझे बाबा मला धन नको कीर्ती नको मान सन्मान नको राज्य नको माझे बाबा मला हवे आहेत खरे ना वृक्ष तू माझे हृदय जाणतोस माझ्या भावना ओळखतोस मी जिवंत परत आलो तर तू आपल्या पाठीवरून पुन्हा मला वायू सर्वत्र ने जातो हा वृक्षाचा निरोप घेताना सुरापच्या डोळ्यात पाणी आले सुराप कोळा होता उदार व दिलदार होता त्याचे मन अद्याप घट्ट नव्हते झाले हृदय निष्ठुर नव्हते झाले त्याच्यात उदार व उदात्त शौर्य होते त्याच्या पराक्रमातही कोळीक होती, शौर्यात दिल्दारी होती तलवार भाला गदा तोमर घेऊन सौराभ निघाला सर्व शस्त्रांनी सज्जवून निघाला ढाल घेऊन निघाला त्याच्या राजाने त्याला आशीर्वाद दिला हजारो सैनिकांनी जयघोष केले नगारा वाजू लागला शिंगे वाजली निघाला महावीर द्वंद्वयुद्धाला आणि तो पहा प्रचंड रुस्तुम तिकडून येत आहे तो पहा त्याचा उग्र भीषण राकट चेहरा त्याच्या जीवनातील सारी कोमलता जणू सुकून गेली आहे पुत्र नाही या भावनेमुळे त्याचे वातसरेजणू वाळवून गेले आहे निष्ठूर कठोर रुस्तुम इराणच्या राजाने त्याला निरोप दिला इराणी सैन्याने प्रचंड जयघोष केला वाद्ये वाजू लागले रण वाद्ये दोघे समोरासमोर आले एकमेकांनी एकमेकांना पाहिले सोराबच्या तोंडावर मृदू हास्य शोभत होते उग्रता नव्हती सोराबने आपल्या प्रतिस्पर्ध्यास मधुरवाणीने विचारले कोण आपण आपले नाव काय नाव वाव काय विचारतोस का माझी मुलगी मागायची आहे लग्नाला आलास की लढाईला चल तयार हो चावटपणा बंद कर आने रुस्तुम धावन आला सोराबाई सरसावला तलवार खनाखनी होती ढालीं वार जलित होते एकमे प्रहार करू पंटस्नान घू पत्ती व हत्ती छावा हणूते युद्ध होते सीह व सीहा छावा युद्ध होते रुस्तुम की शक्ति अचाट होती परंतु सोबा चपल होता विजेप्रमाण् तो चपाई दाखवीत होता तलवार लड़ाई संपली दोगा तलवारी तुटल आता रुस्तुमने गदा घेतली हातात अगडबंब गदा ती गदा होती की रुस्तुमने प्रचंड हाती घेतला होता केवढी गदा ती डोक्यावर पडली तर सोराप का वाचेल आला प्रचंड काय रुस्तुम धावून आला थांब पोरा तुझा चेंदा मेंदा करतो रुस्तुम गरजला सर्व शक्ती एकवटून त्याने गदावर उचलली वाहणली परंतु हे काय सोराप कोठे आहे विजेच्या चपळाईने तो एकदम बाजू सरकला होता त्याने घाव चुकवला आणि रुस्तुमच गदेस खाली पडला वाळूत पडला ती वेळ होती रुस्तुमला मारण्याची परंतु सोराब त्याच्याकडे पाहतच राहिला प्रेमाने व कुर्णाने पाहत राहिला सोराबच्या डोळ्यात शत्रुता नव्हती तेथे प्रेम होते उट महावीरा उठ तू पडलेला असताना तुझ्यावर घाव मी घालणार नाही पुन्हा गदा नीट सरसावून माझ्या मस्तकाचा चेंदा मेंदा कर जोराने घाव घाल मला तुझ्यावर जोराने घाव घालता येत नाही हात धजत नाही का बरे असे होते हे महापुरुषा तू कोण कोठला तुझे नाव काय कोणाशी भी लढत आहे चावट वातरट पोरा तू गप्पा मारायला आला आहेस की मारण मरणाला गाव काय विचारतोस मने हात धजत नाही आलाच कशाला भ्याट वीरांची गाठ घेण्याऐवजी बायकात जाऊन बस तेथे ते नाच खेळ मौज घाव चुकविण्यासाठी नाचतोस काय तू वीर नाही दिसत नाच्या पोऱ्या दिसतोय सावधरा आता हा बाला घेऊन येतो आता हा बाला तुझ्या हृदयात आर जाईल नाचऱ्या पोरा बघू किती नाचतोस किती चुकवतोस ते असे म्हणून रुस्तुम तो प्रचंड तेजस्वी भाला घेऊन धावला सोराबाई जरा संतापला परंतु काय असेल ते असो आयत्या वेळेस त्याचा हात थरथरे शक्ती जणू निघून जाई आणि हे पा एकाएकी वादळ आले वारा सुटले आकाशात मेघ जमले सूर्य झाकाळला गेला का बरे सूर्यनारायणाला पितापित्रांचे ते अस्वाभाविक युद्ध का पाहत नव्हते त्याने का तोंड झाकून घेतले वाळूचे लोट वर उडाले क्षणभर काही ना, परंतु वारे थांबले वायू वाय। उडायची थांबली आकाशात डग मात्र जमतच होते रुस्तुपने सोराबला पेटलेल्या डोळ्यांनी पाहिले आणि त्याने तो भाला मारला लागला भाला सोराबच्या छातीत तो घुसला पडला तरुण कोमल पडला रुस्तुम तुच्छतेने त्याच्याजवळ आला नाचा पोर्या पडलाच धुळीत आयक उठायची पुन्हा छाती उठ माझा सूड कर मला प्रहार तुला बडबड करायला येते प्रहार मात्र करता येत नाही त्यावेळेस कचरतोस रुस्तुम उपासाने बोलत होता माझ्या मरणाचा सूड रुस्तुम घेईल कोण घेईल रुस्तुम अजिंक्य महान योद्धा रुस्तुम रुस्तुमला कळले की त्याचा मुलगा मारला गेला तर तो खवळेल व पुत्राचा वध करणाऱ्याचा तो सूड घेईल तुला काय माहीत रुस्तुम मला माहीत आहे तो माझा जन्मदाता आहे रुस्तुमला मुलबाळ नाही मरताना खोटे नको बोलूस असलीच तर रुस्तुमला मुलगी असेल रुस्तुमला मुलगा नाही मी जन्मात खोटे बोललो नाही रुस्तुमच माझा पिता मला अभिमान वाटतो पित्याला शोधण्यासाठी मी त्रिबोन हिंडलो परंतु तो सापडे ना द्वंद्वयुद्धाच्या वेळेस कदाचित पिता येईल व भेटेल असे वाटत होते परंतु तुम्ही आलात तुम्ही कोण आहात रुस्तुमचे का दोस्त तुमच्यावर खरेच मला प्रहार करवेना तुम्हाला पाहताच तुम्हाला मिठी मारावी असे मला वाटले म्हणून मी तुमचे नाव विचारले कोण आहात तुम्ही रुस्तुमचे मित्र असाल तर त्याला सांगा की तुझा मुलगा तुझा शोध करीत होता तुझे चिंतन करीत तो मेला हे काय तुम्ही असे कावरे कावरेवावरे का दिसता तुम्ही वीर आहात मला पाडलेत मला मरणाचे भय नाही वीर मरणाचे स्वागत करतो आणि जगून तरी मला काय करायचे होते पित्याशिवाय मी कसा जगू मी द्वंद्वयुद्धाला आलो तो कीर्तीसाठी नाही माझे बाबा कदाचित भेटतील म्हणून परंतु नाही आले बाबा तुम्ही आलात तुम्ही कोण खरेच कोण रडू नका रुस्तुमला तुम्ही जाणता ओळखता मला भेटायला तेही का तडफडत आहेत त्यांना आता काय सांगावे म्हणून तुम्हाला वाईट वाटत आहे रडू नको विरा रुस्तुमला सांगा की त्याचा पुत्र सोराब शुराप्रमाणे लढून मेला मी रुस्तुमला शोभेसा नाही का तुम्हीच सांगा तू तु रुस्तुमचा मुलगा तुझ्याजवळ खून आहे काही आईने दंडात काही बांधले आहे हो या दंडात ताईत आहे तुम्ही जवळ येऊन पहा आणि रुस्तुम सोराबच्या जवळ गेला त्याने हलक्या हाताने दंडावरचे कपडे दूर करून पाहिले तो ती खून पत्नी जव दिलेला तो ताईत आणि रुस्तुम एकदम दुखाने रडू लागला पहाड पाजरू लागला सोराब अरे तूस माझा पुत्र मीस तो रुस्तुम मीस तुला मारले मीच पुत्राला मारले अरे रे मुलगा व्हावा म्हणून कोण मला उत्कंठा होती परंतु तिने मला कळविले नाही सोराब बाळ अरे रे कसा रे घाव मी घातला कसा भाला मारला बाळ खरेच तू त्याला शोभणारा आहेस खरेच हो तुझा हात चालत नव्हता तुझे निर्मळ पवित्र हृदय त्या हृदयाने यातडे ओळखले होते जन्मदा त्याला ओळखले होते परंतु मी पुत्राला ओळखले नाही त्याला नावे ठेवली नाचा पोऱ्या म्हटले बा, तू शुराहून शूर आहेस परंतु आता काय अरे रे असे कसे झाले सोराप सोराप असे म्हणून रुस्तुम विलाप करू लागला बाबा रडू नका माझे डोके तुमच्या मांडीवर घ्या या भाल्याच्या वेदना सहन नाही होत परंतु छातीतून तो काढण्यापूर्वी मला पित्याच्या भेटीचे सुख अनुभवू दे आयुष्याचा शेवटचा क्षण गोड होऊ दे कृतार्थ होऊ दे घ्या माझे डोके मांडीवर माझ्या तोंडावरून हात फिरवा माझा मुका घ्या प्रेमाने म्हणा सुराप, बाळ स्वराप रडू नका बावा पितृप्रेमाचा आनंद मला चाखवा तो आनंद शेवटच्या क्षणी तरी मला द्या पोटभर द्या थोडा वेळ राहिला आहे माझ्या आयुष्याच्या वाळूचे कण संपत आले आहेत घटका भरत आली आहे जग सोडून मी चाललो या जगात विजेसारखा आलो वाऱ्यासारखा चाललो ऐन तरुण चाललो परंतु जायला हवे एक दिवस मरण आहेच तुम्ही भेटलात माझी आशा सफल झाली हृदयाची तळमळ शांत झाली जे शोधित होतो ते शेवटच्या क्षणाला मिळाले बाबा आता मला समाधान आहे आईला भेटा माझा घोडा वृक्ष याची काळजी घ्या थोपटाना मला आणि रुस्तुमने सोराबचे डोके मांडीवर घेतले त्याचे केस झाडले त्याच्या तोंडावरून आपला तो राकट दनकट परंतु आता वात्सल्याने थबथबलेला असा हात फिरविला त्याने सोराबचा मुखा घेतला मस्तकाचे अवघ्रान केले पित्याच्या डोळ्यातील अश्रू पुत्राच्या मुख कमलावर पडले सोराबच्या मुखावर मंदबधूर स्मित होते कृतार्थतेचे धन्यतेचे ते, धन्यते ते स्मित होते बाबा काढा आता भाला वेदना सहन नाही करवत तुम्ही भेटलात तुमच्या मांडीवर मरण आले आनंद असे सोराब म्हणाला रुस्तुमने तो भाला काढला आणि एकदम रक्ताचा पूर उसळला त्या रक्ताबरोबर सोराबचे प्राणही बाहेर पडले आणि आता अंधार पडला पाऊसही पडू लागला सैन्य आपापल्या तळावर गेली नदीला पूर आला अपरंपार पूर आकाशात कडाडत होते मेघ गर्जत होते पंचमहाभूते प्रक्षुब्ध झाली होती आणि रुस्तुम तेथे होता मांडीवर सोराब मरून पडला होता प्रेम शूर उदार दिलदार असा सोराप